नमस्कार मित्रांनो तुम्ही ऐकत आहात रेडिओ कोणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ आनंदी रहा, आनंद लुटा आणि बारा वाजून सहा मिनिटं झाली आहेत आणि खूप सुंदर असा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत कारण आज आहे जागतिक पुस्तक दिवस आणि याबद्दल आपल्यासोबत बोलणार आहेत कारण आत्ताच तुम्ही अकरा ते बारा घरोंदा कार्यक्रमातही जागतिक पुस्तक दिवस कसा साजरा केला जातो पुस्तकाचं काय महत्त्व आहे आपण आरजे जे रोहिणी आणि आर जे विभा यांच्याकडून ऐकलंच आणि तसंच आपण त्याच गोष्टीला थोडंसं पुढं नेऊया थोडासा आकार देऊया पुस्तक म्हणजे काय पुस्तकांची गोडी काय आहे त्याबद्दल कारण इंटरनेटचं युग आहे आधुनिकतेचं युग आहे आणि या आधुनिकतेच्या युगामध्ये पुस्तकांचं काय महत्त्व आहे याबद्दल आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत जसं कार्यक्रम सुरू करण्याआधी खूप छान असं गाणं आपण ऐकलं की छडी लागे छमछम विद्या येम घर भाव त्या गाण्यामध्ये आहेत जोपर्यंत हातावर छडी बसत नाही ती विद्या आपल्या बुद्धीमध्ये जात नाही आणि असेच काही गोष्टी आज आपण पुस्तकाबद्दल गप्पा मारणार आहोत हो मी एकटेच नाहीये माझ्यासोबत आहेत धनंजय कुलकर्णी धनंजय कुलकर्णी जे इंजिनिअरिंग कॉलेज आज प्रोफेसर आहेत अनि हे त्यांचं प्रोफेशन आहे लेखन हे त्यांचं पॅशन आहे मीन्स एक खूप छान असे लेखक आहेत आणि लेखक कसे आहेत कोणकोणती पुस्तक लिहिली कशी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यांनी कागदावर कशा उतरवल्या ते, ते सांगते नमस्कार पुणे आवाज मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि स्वागत करताच आपल्याला एक फोनही आलेला आहे नमस्कार हॅलो हॅलो हा हॅलो कोण बोलताय बोलता है, बोलता है मॅडम हा मी सुषमा बुद्रुककर मी कलकत्त्याहून बोलते अरे वा हा बोला ना तशी मी महाराष्ट्राची आहे तुमच्या भाषेवरून तुम्ही महाराष्ट्राबद्दल विचारायचा आहे हा नक्कीच हा शालेय जीवनात पुस्तकाचे काय महत्व आहे असं तुम्हाला वाटतं शाळे जीवनामध्ये पुस्तकाचं काय महत्व आहे हा नक्कीच तुम्हाला या कार्यक्रमाच्या द्वारे आपल्या सोबत प्रोफेसर मुलांनी कोणती संस्कार वाचावीत असं आपल्याला वाटतं आपण विचारूयात सरांना हो नक्की नक्की सरांनी दोन्ही प्रश्न मला असं वाटतं ऐकलेली आहेत आणि आपल्याला सर दोन्ही प्रश्नांची उत्तरं नक्की देणार आहेत पण थोडासा अवधी द्या आणि तुम्ही लाईव्ह आम्हाला ऐकू शकता आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं लाईव्ह मिळतील आणि खूप खूप धन्यवाद आणि पुस्तकाबद्दल एवढ्या गोष्टी माहिती आहेत कि मुलांनी धन्यवाद धन्यवाद सर कार्यक्रम आपण फक्त सुरुवात केला आणि आपल्याला प्रतिसाद असा मिळाला तुम्हाला खास प्रश्नही आले की आपण नेमकं कोणती पुस्तकं शालेय मुलांनी वाचली पाहिजे शाळेतली मुलं जेव्हा आम्ही कुठली पुस्तकं वाचावी हा जेव्हा प्रश्न करतात ना तेव्हा मला असं वाटत कि तुम्हाला जी पुस्तक वाचावीशी वाटतील ती वाचा बरोबर कारण मुलांच मन कसं असतं ना ज्या गोष्टी मध्ये गुंतलं असत जी गोष्ट मला आवडते तेच करणार अगदी बरोबर आणि आपण जर म्हणलं ना बाय हे नको करू ते करून ते नाही करणे ते करतील मला वाटतं चांगली पुस्तक त्यांच्या हातात देण्यासाठी आई वडिलांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी जास्त मेहनत घ्यावी असं मला वाटतं दुर्दैवाने काय होतं आजकाल आपण बाकी गोष्टींसाठी जितका खर्च करतो म्हणजे हॉटेलिंग असेल किंवा मोबाईल असेल किंवा अशा गोष्टींवर जितका खर्च करतो तितका पुस्तकांसाठी खर्च करत नाही खरं तर पुस्तक हे आपले गुरु असतात पुस्तक हा आपला पहिला शिक्षक असतो आणि ज्याला पुस्तकात वाचण्याचा छंद असतो तो कधी एकटा राहत नाही राईट राईट राईट आणि माहिती आहे का पुस्तक इतकं असं एक मार्गदर्शन आहे ज्याच्याजवळ पुस्तकाचा एक छान मित्र आहे जीवना दुसरे कुण ही नहीं। मला प्रश्न होता मुलाव्य घी पड़ता अनुभव विश्व समृद्ध करना पुस्तक सारा दुसरा गुरु नहीं है आचार्य अत्रे यांनी श्यामच्याही सिनेमा काढताना त्यांनी हाच उद्देश त्यातून दाखवला होता की साने गुरुजींनी जे श्यामच्या पुस्तक लिहिलं ते प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांनी वाचलंच पाहिजे असं पुस्तक आहे असं मला वाटतं आणि हे जे श्यामच्या पुस्तक आहे ना प्रत्येक बालमनावर एक घर करून गेलेलं आहे खूप छान अशा गोष्टी साने गुरुजींनी लिहिलेल्या आहेत त्याचे त्याच्यातले संस्कार त्याच्यातले शिकवण घेऊन कित्येक मुलं पुढे गेलेले आहेत आणि ते नेहमी सांगतात की आमच्या आयुष्यामध्ये पुस्तकांचं फार मोठं स्थान आहे हो आणि जर आपण मला असं वाटतं काही अशा गोष्टी आहेत की एखादा विषय आणि त्याच्यामध्ये गोष्टींमध्ये संस्कार कसे लपलेले गोष्टीरूप पुस्तकं भरपूर आहेत की तुम्ही आता म्हणजे विशेष सांगायची आहे की इतिहास हा विषय जो आहे तो इतिहास शिकवताना तुम्ही जर तो गोष्टीरूप शिकवला तर तो, तो मुलांना आणखी चांगल्या पद्धतीने कळेल म्हणजे ज्यावेळेला आम्ही विद्यार्थी होतो तीस चाळीस वर्षापूर्वी त्यावेळेला आम्हाला शिक्षकांनी शिकवल्या दुसरी गोष्ट मला सांगायचं की मातृभाषेतून ते खूप चांगलं असत कधी पण मातृभाषेमध्ये गर्व आहे ना प्रत्येकाला आपल्या आपल्या मातृभाषेचा आणि आपल्या मराठी भाषेची परंपरा तर संत ज्ञानेश्वरपासून सुरू झालेली आहे ती त्यांचं संत साहित्य आहे त्यानंतर ऐतिहासिक साहित्य आहे वैचारिक समृद्धी असणार पुस्तक बोलतो कसं आहे ना की एकदा आपण एखादी गोष्ट वाचतो मनापासून जी गोष्ट मला आवडते ती गोष्ट जेव्हा आपण तो विषय घेऊन जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचतो ना त्या गोष्टी मनामध्ये घर करून बसतो आणि एखाद्या हा ठीक आहे की त्यावेळी त्या गोष्टी आपल्याला आठवत नाहीत पण अशा वेळी आपल्याला नक्की आठवतात की ज्यावेळेस त्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता प्रकर्षण आठवण होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हो नक्कीच कारण ते खरे पुस्तकप्रेमी होते म्हणजे एक किस्सा त्यांच्याबद्दल किस्सा म्हणजे खरीच गोष्ट आहे ती सांगायची आहे की लंडनहून एक येणार जहाज होत भारतामध्ये त्याचा दुर्दैवाने अपघात झाला आणि त्या जहाजातले सगळे सामग्री प्रवासी नव्हतं ते जहाज त्यातून माल येत होता तर तो माल सगळा त्या गलबतातून खाली पडला ता तर डॉक्टर आंबेडकर खूप दुःखी झाले तर त्यांच्या मित्रांनी त्यांना विचारलं की त्या नावेतले किंवा त्या गलबतातून तुमचे कोणी नातेवाईक येत होते का ते अरे नातेवाईकांपेक्षा जवळचे लोक येत होते कोण येत होते माझी पुस्तक येत होते आणि आंबेडकर आहे बघितलेला आहे वाचलेला आहे काही लोकांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की रस्त्याच्या लाइट वर बसून त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि इतकं असं व्यक्तिमत्व आहे ते कि इतक्या संविधान लिहिलं त्यांनी भारताच भारतात संविधान लिहिलं आणि ज्याला पुस्तकांच्या आज, आज तुम्ही पहा भारताला सत्तर वर्ष होत होता आणि हा भारत हा लोकशाही जी आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं त्याच्या जोरावर आणि तसं पाहिलं गेलं तर पुस्तक खरंच आपल्याला प्रत्येक गोष्टी आज पुस्तकातून मिळतात प्रत्येक गोष्टी कारण तसं पाहिलं गेलं ना सर मला आणखी एक प्रश्न असा पडतो की इंटरनेट मोबाईलच्या या जमान्यात बरोबर नव्या पिढीने पुस्तकांकडे जण पाठच फिरवली आहे म्हणजे काय ना की आजकाल प्रत्येक गोष्टी आज मोबाईल मध्ये हव्यात ऍप डाऊनलोड केली आणि मी त्या गोष्टी वाचल्या आणि त्यामुळे पुस्तकांवरच जे प्रेम आहे ते फार कमी होत गेलेलं आहे मला काय वाटतं हे थोडस अर्धसत्य विधान आहे अर्धसत्य विधान खरेदीचा जर तुम्ही आलेख पाहिला दिवसेंदिवस वाढतो आहे हो तुम्ही आनंद झाला पुण्यामध्ये आपण चौकामधल्या पुस्तकांच्या दुकानात चौकशी केली तुम्ही त्या पुस्तकांच्या विक्रीचा अधिक दिवसेंदिवस वाढतो आहे मुलांमध्ये देखील फक्त माध्यम बदल म्हणाला की पुस्तक घेऊन वाचायचे आता मोबाईल घेऊन वाचतात तेव्हा वाचन चालूच आहे मुलांच अच्छा मग महत्व पुस्तकाचं असावं कि वाचनाचं असावा मला वाटतं दोन्ही गोष्टीचं तितकंच महत्वाचं आहे नुसते पुस्तक घरभर असून ते वाचत नसतील त्याचा काहीच उपयोग नाही पण मला काय वाटतं पुस्तक आणि वाचक यांच्यामधला समन्वय महत्वाचा आहे कि आज ग्रामीण भागामध्ये आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा मुलांना पुस्तक वाचण्याची खूप आस आहे पण त्यांना पुस्तक परवडत नाही तर मला वाटतं पुस्तक दिंडी पुस्तक दान, या निमित्तानं पुस्तक दिनाच्या निमित्तानं राबवले तर प्रत्येकाने एक पुस्तक घेऊन जर त्या शाळेला भेट दिलं किंवा त्या एखाद्या संस्थेला भेट दिलं तर तिथे वाचणारे लोक आहेत त्यांना त्यातून वाचायला मिळत नक्कीच आणि आपले जे लेखक आहेत आणि सर्वप्रथम आपण तुम्हाला की तुम्ही पण आज लेखक आहात तर तुमचं वैयक्तिक मत आज पुस्तकाबद्दल आणि तुम्ही कोण कोणत्या विषयाला धरून लिखाण केलेलं आहे त्याबद्दल ऐकायला पुस्तक लिखाण करताना म्हणजे मी गेली पंचवीस वर्ष वर्तमानपत्रामध्ये मॅगझिन्स मध्ये लिहित आहे माझा विषय थोडासा वेगळा आहे मी जुनं चित्रपट संगीत आणि चित्रपट हा माझा अभ्यासाचा विषय आहे अरे वा आणि याच ह्या लिखाणाला थोडस अजून पॉलिश्ड व्हावं म्हणून मी काही वर्षापूर्वी महाराष्ट्र महाराष्ट्रातून मास्टर ऑफ जर्नलिझम केलं आणि विद्यापीठात एक पुस्तक प्रेमी आहात हो, हो, इतके छान हो, हो. लिखाण करता मला एक पुस्तकाचं काही पाण्यावासाशिवाय झोपत नाही रात्री रोज एखाद्या माझ्या पुस्तकांबद्दल मी सांगतो थोडसरून माझं आतापर्यंत दोन पुस्तक प्रकाशित झालेली आहेत त्यामध्ये सर? दादासाहेब फाळके जे होते जनक हो हो। त्यांच्या नावाने भारत सरकारने एकोणीशे सत्तर सालापासून एक पुरस्कार सुरू केला फाळके पुरस्कार आणि सिनेमाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी एक्स्ट्रा वर्क केलेले आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो तर ह्या पुरस्कार थिन माझं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर युमो पठाण यांच्या हस्ते खूप छान आणि नक्कीच सर आम्हाला हे पुस्तक वाचायला नक्की आवडेल आणि काही लोकांना कसं असतं ना एखाद्या गोष्टी वाचून त्या लेखबद्ध करायला फार आवडतात म्हणजे काही ना वाचण्यामध्ये मन लागतं आणि काही ना लिखनामध्ये आपल्याला नक्कीच एक कॉल येतोय नमस्कार हॅलो नमस्कार हा नमस्कार सर कुठून बोलताय कोण बोलताय सर मी संजय अस्तुरकर बोलतोय संजय सर कुठून बोलताय सर हा पुण्यावरून अच्छा पुण्यावरून सर खूप खूप स्वागत आहे रेडिओ पुणे रावतच्या या स्टुडिओ मध्ये हा मला धनंजय कुकर्णींना प्रश्न विचारायचा होता सर हा विचारा विचारा हा नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार हा मला विचारायचं होतं की चित्रपट सृष्टी जे अनेक कलाकार आणि त्या सृष्टीमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांचे बरेच आत्मद्यात नेहमी प्रसिद्ध होत असतात तर त्यामध्ये सध्या वाचनीय किंवा माहितीपर कुठलं आहे आणि त्याच्या माहिती हवी नक्कीच तुमचं या प्रश्नाचं उत्तर कि तुम्ही या प्रश्नाचं उत्तर आपल्या श्रोत्यांना दिलं पाहिजे बरोबर ह्या पुस्तकाचं उत्तर देताना मला असं वाटतं कि चित्रपटामध्ये काम करणाऱ्या लोकांनी जेव्हा आत्मचरित्र लिहायला सुरुवात केली तेव्हा एकोणीसशे साली पहिल्यांदा पहिलं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं हो आणि तुम्हाला okay. या प्रश्नाचं उत्तर लाईव्ह तुम्हाला ऐकायला मिळेलच सर आणि खूप खूप धन्यवाद इतका सुंदर प्रश्न विचारला यासाठी सर या प्रश्नाचित्रपट विषयक आहेत आणि चित्रपट आत्मचरित्र पुस्तक आहेत आणि या पुस्तकांमध्ये प्रामुख्यान ज्याचा आपण उल्लेख करावा त्यामध्ये सूर्यकांत चंद्रकांत यांच धाकटी पाती जे पुस्तक आहे थोरणी पाती म्हणजे तुम्हाला मला असं जाणवलं कि जितके आपले चित्रपट सृष्टीमध्ये जितके काही मोठे झालेले आहेत व्यक्तिमत्व आहेत असे एकच त्यांच्यामध्ये कला नव्हती हो हो हो बहुआयामी आयामी खूप कोणी खूप सुंदर गायक आहेत कोणी चित्रकार आहेत जसं सांगितलं तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकल्यावर सीमा देव म्हणून रमेश देव सीमादेव तुम्हाला परिचय सीमादेव त्यांचं एक गाणं आपण ऐकू पण त्याच्यापूर्वी मला सांगितलं सीमादेवच या सुखानं या म्हणून एक छान आत्मचरित्र आलं होतं तर रमेश देव चित्रित आपण एक गाणं आता ऐकूयात गाना कोणतं सर आपण ऐकूया एक वार पंखा पंखावरुन फिरो तुझा हात हे वरदक्षिणा सिनेमा होता एक वार पंखा पंखावरुणी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगण होत गदिमनचे शब्द आहेत आणि वसंत एक... देसाईच त्याला संगीत आहे आणि फार सुंदर असं गाणं आहे सुधीर फडकेच्या आवाजामध्ये एक वार फिरो एक वार फिरो ओके मग त्या गाण्याबद्दल थोडस सांगा सर म्हणजे काय आहे त्या गाड्यांमध्ये वरदक्षिणा हा जो चित्रपट होता ज्या वेळेला भारतामध्ये होंड्याची चाल होती त्यावेळेला त्याला प्रहार देण्यासाठी हे चित्रपट आला होता आणि चित्रपट या चित्रपटाच्या निमित्ताने किस्सा खूप प्रसिद्ध आहे की पुण्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलाच पाहिजे किस्सा सांगतो तुम्हाला कि ह्या सिनेमाच्या वेळेला पानशेचं धरण फुटलं होतं पुण्यामध्ये एकोणीसशे बासष्ट साली आणि यामध्ये जे स्क्रिप्ट लिहिलं होतं गदिमाननी ज्या व्यक्तीकडे ठेवलं होतं नारायण पेठेमध्ये तो व्यक्ती राहत होता आणि त्या नारायण पेठेमध्ये तुम्हाला आता जरी गेलं तिथे पुराची रेषा दिसेल तुम्हाला तर घर पूर्ण पाण्याखाली गेलं होतं पूर्ण त्या माणसाला चिंता ही होती की बाबा माझं सामान काही हो सिनेमाचा स्क्रिप्ट त्यावेळेस झिरोस वर काही नव्हतं त्यावेळेला काय तर गमत सांगतो काय म्हणजे दैवी योग म्हणता येईल त्या इथे टेबल होतं त्यांच्या घरामध्ये त्या टेबलवर ते स्क्रिप्ट ठेवलं होतं जस जसं पाणी वाढत गेलं ते टेबल वर तर कमी झालं आणि ते परत एक थे ला आणि कर कर या गाण्याला तुम्ही खरंच ऐका आणि एन्जॉय करा आजचा वर्ल्ड बुक डे निमित्त आणि आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ राहा वाज पंखा वरुणी घर तो माझे अंगणा पंखा वरुणी पु घरे माझे भंगणा घरेवर अवघात घरे बरे अवघा किरणा अंतराय किरणा अंतराई फिरलो कधी गाम गो कधी सामनाप कधी सामना पंखा भंगणा पंखे राणी तिठा मन जपलो भाग बी भाग पंखा हो नका हंगणा बापे मरा aram bae kaun sun ne chara I don't have to shout छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा इतक्या सुंदरच्या बोला कोण बोलताय कुठून बोलताय मी तळेगाववरून बोलतीये uh, मला एक प्रश्न विचारायचा होता हो नक्की सरांच्या uh, uh, uh, शालेय जीवनातील आवडते लेखक कोण होते अच्छा पहिला तुमचं नाव आम्हाला कळ शकेल हो माझ नाव आहे पूजा कुलकर्णी अच्छा खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ पुणे आवाजच्या या स्टुडिओ मध्ये आणि नक्कीच सर तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला हो, आहे की हो. तुमच्या शालेय जीवनामध्ये तुमचा आवडता लेखक कोण त्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती सांगू आम्ही तुम्ही फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शालेय जीवनामध्ये आमच्या शालेय जीवनामध्ये म्हणजे तसं माझं शिक्षण जे झालं ते मराठवाड्यासारख्या एका प्रांतामध्ये झालं जिथं हिंदी आणि उर्दूचा खूप पगडा होता पण तरी मराठीचे मला सुदैवानं खूप चांगले शिक्षक मिळाल्यामुळं मला मराठीमध्ये सुरुवातीला ऐतिहासिक पुस्तकं खूप आवडायची त्यानंतर व्यक्तिचित्रण खूप आवडायचे आत्मचरित तर खूप आवडायचे आणि जसं कळू लागलं मला त्यावेळेला माझे आवडते लेखक जे होते ते वपू काळे होते वपू काळे त्यांची किती पुस्तकं वाचली मला वाटतं त्यांनी जेवढी पुस्तकं लिहिली सगळी वाचली पुस्तकं त्याच्यातला एखादा छोटासा प्रसंग आम्हाला ऐकायला नक्की आवडेल वपू काळेंचं माझं म्हणजे सुदैव असं की वपू काळेसोबत माझी पत्रमैत्री झाली त्यामध्ये आणि त्यांच्याशी मला दोन अडीच तास गप्पा मारण्याची एकदा संधी मिळाली औरंगाबादला मी त्यावेळेला होतो त्यांच्या पार्टनर नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यावर त्यांनी नाटक केलं होतं पार्टनर।, पार्टनर एक अतिशय मराठी साहित्यातलं उत्तम पुस्तक ज्याला म्हणतो पुस्त, मी पार्टनर त्याच्यावर नाटक केलं होतं त्यांनी आणि त्या नाटकाच्या निमित्तानं मी त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या आणि खूप माझ्यासाठी खूप सुखद अनुभव होता तो आणि नंतर माझ्या कॉलेजमध्ये मी जिथं नोकरी करतो तिथलं मॅगझिन ज्या माझ्याकडे होतं त्यावेळेला पहिली मुलाखत जी घ्यायची होती मुलांच्या वतीनं मी वपू काळेंची घेतली होती अरे वाग्य तुम्हाला की वपू काळेंसारख्या माणसाला त्यांची पत्र माझ्याकडे अजून आहेत आणि आपण ज्याला म्हणतो ना की मध्यमवर्गीयांची जी सुख स्वप्न असतात छोटी छोटी स्वप्न असतात ती आपली शब्दबद्ध करण्याची कला त्यांच्यात अवगत होती नक्की वपू काळेंकडे वा आणि जसं आपल्याला एक एस ही आलेला आहे सर मी तुम्हाला वाचून दाखवते आपल्याला हा एस एम एस आलेला आहे सरिता यांचा पुण्यातूनच आलेला आहे पुणे विश्रांतवाडीवरून त्यांचं असं म्हणणं आहे की सुट्टी लागल्यावर आपल्याला मामाच्या गावाची आठवण येतेच अगदी बरोबर अगदी बरोबर पण भारतात एक पुस्तकांचा गाव ही आहे तर त्याच्याबद्दल त्याला माहिती आहे का बरोबर आपल्या पुण्याच्या दृष्टीनं खूप जवळच असं ठिकाण आहे महाबळेश्वर जवळ भिलार नावाचं हो, हो। गाव आहे जे पुस्तकांचं गाव म्हणून आता त्याची लोकप्रियता वाढली आणि पर्यटन पाचगणी आणि महाबळेश्वरच्या परिसरामध्ये त्या गावामध्ये तब्बल पंचवीस हजार आहेत म्हणजे त्या गावची लोकसंख्या जरी दहा असली तरी पुस्तकं पंचवीस आहेत तिथे आणि त्यांनी ती पुस्तकं जी आहेत ती वेगळं त्याचं वर्गीकरण करून आलेल्या प्रत्येक पर्यटकाला पुस्तकांची गोडी कशी लागेल हे महत्वाचं त्यांनी केलेलं आहे याच वेळेला मला आणखी एक सांगायचं की औरंगाबादला एक उद्यान आहे ज्या उद्यानामध्ये प्रत्येक झाडावर एक कविता त्यांनी त्याचा बोर्ड लावलेला आहे कवितेचा तुम्ही गार्डन मध्ये फिरायला गेल्यानंतर तुम्हाला तिथे केशवसूत भेटतील तुम्हाला तिथे वसंत बापट भेटतील तिथे तुम्हाला अरे वा शांता <laughs> शेळक्यांची एखादी कविता तुम्हाला ऐकायला मिळेल मोरोपंतांची येईल संत ज्ञानेश्वरांची येईल तर अशा सगळ्या अगदी अर्वाचीन कवीपासून आताच्या कवी कवीपर्यंत अगदी दासोवैद्याच्या कवितेपर्यंत तुम्हाला सगळ्या कविता तिथे वाचायला मिळत म्हणजे पुस्तक आपल्याकडे जवळ पण आपण त्याला ठेवू शकतो आणि कधी इव्हन प्रवासामध्ये हा बरोबर प्रवासामध्ये मित्र कुठला नाहीये आणि पुस्तकं तुम्हाला समृद्ध म्हणून हो आणि पुस्तकं वाचल्याने मला ह्या गोष्टींचा अनुभव आहे सर की पुस्तक वाचल्याने आपली भाषा जी आहे भाषा शैली शैली बदलते शेली बदलते कुठल्या प्रश्नाकडे सकारात्मक नजरेने कसं पाहिजे हा दृष्टिकोन तुमच्यामध्ये डेव्हलप डेव्हलप होतो आणि सगळं तुम्हाला वाचनानं होत राहतं तुमच्या आणि वाचन सतत केल्याने आपोआपच शब्द आपल्या शब्दांचा साठा वाढतो आणि म्हणूनच कवी आणि लेखक त्यांचा जवळचा मित्र म्हणे शब्द आहे अगदी अगदी छान वाटतं जेव्हा आपण त्यांच्याशी गप्पा मारतो त्यांच्या गोष्टी ऐकतो एखादं पुस्तक जस आता गधी माडकर खूप चांगले त्यांच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल आम्हाला कसं या वर्षी हे दोन साल जे आहे हे तसं खूप महत्वाचं या वर्षी पुन देशपांडे गधी माळकर आणि सुधीर फडके या तिघांचं जन्मशताब्दी वर्ष आहे अरे वा म्हणजे आज तिन्ही यावेळेस जर ते आहेत या असते तिघर वर्षाचे झाले असते तर आपण खूप भाग्यवान आहेत मराठी लोक की यांचं सगळ्यांचं समृद्ध साहित्य यांच्या कला आपल्याला देशपांडे आणि गदिमाडकर हे तर पुण्यातच राहत होते सुधीर फडके मुंबई आणि कोल्हापूरला त्यांचं वास्तव्य होतं पण मला एक गोष्ट इथे आवर्जून सांगायविषयी वाटते की गदिमा आणि सुधीर फडके या दोघांच्या याच्यातले गीत रामायण जो प्रकार आहे हा मराठी संगीतातला एक भावगंधाचा एक फार सगळ्यांच्या भावविश्वाशी निगडित अशी गोष्ट रामायण एकोणीसशे चोपन्न साली जेव्हा पुणे आकाशवाणी केंद्र सुरू झालं तेव्हा गुढीपाडव्यापासून त्यांनी एक वर्ष सलग दर आठवड्याला एक गाणं लावत होत गाण्याचा कार्यक्रम त्यांनी केला त्याच्याबद्दल आहोत म्हणजे खरंच त्यांच्या आवाजात पण एक गोडवा आहे मला असं वाटत आणि अतिशय सोपे साधे आणि मनाला भिडणारे शब्द त्यामध्ये होते आणि गीतरामायणाच्या खूप आठवणी आहेत ते रामाण्याचं नंतर पुस्तक पण आलं आणि आता सुद्धा पुस्तकाला खूप मागणी आहे त्या पुस्तकाला गदिमांचे चिरंजीव श्रीधर माडगुळकर आणि सुधीर फडकेचे चिरंजीव श्रीधर फडके हे दोघी गी गीत रामा अरे वा आणि कस कि त्या गोष्टी त्यांचा आवाज आणि त्यांची भाषा शैली खूप भारी होती आपण थोडस गीत थोडासा पार्ट जो आहे मला वाटतं आपण सगळ्या श्रोत्यांना नक्कीच ऐकूया नक्की नक्की ऐकूया प्रसवतील त्या तीनी देवी श्री विष्णु से अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभ राम जन्मदा जन्मदार उघडी लोचणी ती पुन जाय मालस्वता पुत्र दर्शने ओघळे आसुसुखे कंठदाटला ओघळे आसुसुखे कंठदाटला अजगृ नवी सौख्य पल्वणी सौख्य पल्वणी पाना मुलगला धेनु अंगणी भेनु अंगणी डोंग भिधान दोच दुंद कोदला डुंदु भिधानोच दुंद कोदला त्या तळ्या काय काय करीत पुन्हा उमलल्या फुळा उच्चल रे वायू त्यास हसून बोलला उच्चल रे वायु त्यास हसून बोलला काही सुखद जगे पोचली जनी, पोचली जनी, जमी जेवातून राजपती धावले तुम्ही धावले तुम्ही युवतीचा संघ एक गात चालला युवतीचा संघ एक गात चालला फे कोणी कोणी भूषणे हासा दिले शब्द भाषणे बाद्यांचा ताल मात्र जलद वाडला बाद्यांचा ताल मात्र जलद माडला एक एका छोट्याशा विश्रांतीनंतर आणि आवाज तुम्ही नक्कीच ऐकला असेल ब्रेकमध्ये सुधीर फडके यांचा आवाज होता इतकं सुंदर रा, गीत रामायण त्यांनी लिहिलं आणि मला असं वाटतं सर्वांनी हे गीत रामायण एन्जॉय केलंच असेल आणि खूप मोठं आहे आम्ही तुम्हाला एवढं सर्व नाही ऐकू शकलो त्यासाठी खेद परंतु त्यांचा थोडासा स्पर्श म्हणाला जाणवला कारण आज पुस्तक दिवस आहे आणि त्यांना आपण आठवण नाही करणार आणि म्हणून जस की आता आपण सुधीर फडके यांच्याबद्दलो प्रत्यक्षात ऐकलंही त्यांना आपण तर पु ल देशपांडे हे खूप असं व्यक्तिमत्व आहे ज्यांची बटाट्याची चाळ खूप फेमस आहे त्याबद्दल सांगा कसं पु ल देशपांडे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असं असं म्हटलं जात आणि पु आयुष्यामध्ये विनोदी लेखन केलं कबरी लेखन पण पन केलं पण विनोदी दे लेखन त्यांचं जास्त गाजलं पण त्यांच्या विनोदाच त्यांच्यावर लोकांनी केले पण त्यांनी कधी कुणावर केले नाही व्यक्ती आणि वल्ली सारखं त्यांचं पुस्तक तुम्ही घेतलं तर त्यातलं एक एक कॅरेक्टर जे आहे ते तुम्हाला जनमानसात तुम्हाला इकडे तिकडे दिसत सगळीकडे कथी फुलराणी सारखं नाटक असत मला असं वाटत की सर्व पैसे सर्व गुणांनी भरलेले असे बहुआयामी जसं आपण म्हणतो की जसं मला असं वाटतं की काही मराठी प्रसिद्ध लेखक आणि त्यांची पुस्तक आपण खूप अशी लोक आहेत की मोठी मोठी बद्दल आपण ऐकतो त्यांच्याबद्दल माहिती आहे की त्यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे आणि खूप थोडी लोक आहेत की त्यांना यांच्याबद्दल माहिती आहे बरोबर काय होतं माहिती का की हो आपली एक सामाजिक रचना अशी झाली की आपण पुस्तकाला निग्लेक्ट करत गेलो पुस्तकाला फार महत्व द्यायचं आणि असं आपल्याकडे एक झालेलं पण दुर्दैवाने आता तो समज लोकांच्या लक्षात आलेला आहे की की तुम्ही वाचला तरच वाचाल माझं कित्येक वर्षापासून माझ्या मोबाईलचं स्टेटस जे आहे ते वाचाल तर वाचाल म्हणून हो नक्कीच आणि खरच है ना वाचलं तर वाचव नाशपांडे यांच्याबद्दल बोलत होतो त्यांची बटाट्याची चाळ व्यक्ती आणि वल्लई जसं तुम्ही सांगत होते खूप फेमस आहे साने गुरुजींची श्यामची आई जगप्रसिद्ध म्हणलं तरी चालेल वि स खांडेकर हिरवा चाफा अमृतवेल मला सांगायचं कि मराठीतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो विसा खांडेकरांना एकोणीसशे बहात्तर साली म्हणजे आज कोणत्या लेखका बद्दल तुम्हाला माहिती नाहीये असं नाही कारण ज्या गोष्टीला ज्या व्यक्तीला जी गोष्ट प्रिय असते त्याच्याबद्दल सखोल अभ्यास त्यांचा झालेला असतो तसं आणि विवा शिरवाडकर म्हणजे नटसारखं नाटक त्यांनी लिहिलं आणि आता खूप प्रसिद्ध होत चाललेलं आहे आणि नाही हेही त्यांचं खूप छान पुस्तक आहे हो। विश्वास पाटील झाडा झाडा पाणीपतकर म्हणून त्यांना आपण ओळखतो सुधैव माझे की माझे चांगले स्नेही आहेत विश्वास पाटील आणि त्यांचं मेकिंग त्यांचं जे होत पाणीपत्र एकदा ऐकवलं होतं अक्षरशः अंगावर शहर येतात कि एखादा निर्मिती करताना किती त्यात इन्व्हॉल्व्ह होत असतो कारण एकोणीशे अठ्याऐंशी साली ज्या वेळेला हे पुस्तक लिहित होते विश्वास पाटील त्यावेळेला पुण्याला ते जिल्हाधिकारी असताना त्यांनी हे पुस्तक लिहिलं होत आणि अक्षरशः मध्ये शिरत होते म्हणजे खोडचीवर बसून एक आपलं रोल केला सहाच्या नंतर हे काम करत होते आणि आज पहा तुम्ही पाणीपतच्या जवळपास तीसच्या वर ते आवृत्त्या निघालेले आहेत म्हणजे हे एक खूप गाजलेलं असं कॅरेक्टर आहे त्याच्यानंतर विगा कानिटकर यांच नाजी भस्मासुरा चौदे असत हे अडोल हिटलर जो होता दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीचा तो पुस्तक आहे की नाझीझम वरच पुस्तक आहे अरे वा खूप छान त्याच्यानंतर शिवाजी सावंत यांचं युगंधिक पुस्तक छान आहेत त्याच्यानंतर नेमाडे यांचं ओळखले जातात जाणपूट पुरस्कार मिळाले अरे वाच्यानंतर श्याम मराठे त्यांनी यशाची गुरु केली अभ्यासाची सोपी तंत्र मनोरंजक शून्य म्हणजे या गोष्टी त्यांनी फार छान हे तुम्ही नक्कीच नक्कीच आणि त्याच्याबद्दल बोलणार आहोत कि जस विना गवणकर एक होता कारवर हे अगदी छान असं पुस्तक आहे त्याच्यानंतर विवा शिरवाडकरांची जी कविता आहे फक्त मना। हो मना हो। आणि मला अजूनही आठवते कि आपण खूप लहान आम्ही लहान होत होतो आम्हाला ती पुस्तकात कविता होती ओळखलत का सर मला खूप छान ती कविता आहे त्यांची आणि कविता असतील ह्या कथा असतील कादंबऱ्या असतील आपल्या मनात कुठेतरी खोदवर रुचलेल्या म्हणून आपण इतक्या वर्षानंतर उजागर म्हणजे आणि खूप छान वाटत जेव्हा आपण त्यांच्याबद्दल या गोष्टी बोलतो आणि म्हणूनच तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आणि जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपियर यांना आज आपण आठवण केली पाहिजे हा इंग्लंडमध्ये सोळाव्या शतकातला एक मोठा लेखक होऊन गेला साहित्यिक म्हणून ओळखला गेला तर ह्या शेक्सपियरचा जन्मदिन आणि मृत्यू दिनही एकच आहे एकच आहे तर ह्या शेक्सपियरची जी वास्तू आहे लंडन मध्ये अजून देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने ठेवलेली आहे पर्यटक जे जागतिक येतात ते शेक्सपियर हाऊसला नेहमी भेट देतात आणि शेक्सपिअरच्या कलाकृतीवर जगभरात सुमारे अडीचशे चित्रपट येऊन गेलेले आहेत आपल्या मराठीमध्ये सुद्धा जे नटसम्राट नाटक आलेलं आहे ते शेक्सपियरच्या कलाकृतीवरून घेतलेलं आहे अरे वापर करायची पाहिजे कॉलनी कॉलनी घडली पाहिजे शाळांमधून त्याचे वेगळे वेगळे वर्कशॉप्स घेतले पाहिजे मुळामध्ये मला असं वाटतं की वाचनाची गोडी लावली पाहिजे हो नक्कीच हे गोडी लावण्यामध्ये आपण कुठेतरी पालक आणि शिक्षक कुठेतरी कमी कमी पडतोय तर त्याच्यासाठी मी माझ्या वतीन एक कार्यक्रम करत असतो हो नक्कीच नक्कीच आणि खरच वाचनाची आवश्यकता ही प्रत्येक माणसाला असण फार गरजेचं आहे आणि म्हणून एखाद्या गोष्टीची सवय किंवा शिस्त लावायची असेल तर आपण टाकून ठोकून लावू शकतो खरे खरे तर खरंच लावायची असेल तर आपण ती टाकून ठोकून लावू शकतो पण का नाही लावत आपण त्याची सवय हे कसं हे थोडंसं आतून यायला पाहिजे मला एक म्हणजे माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे की ज्यांच्या घरामध्ये आई वडील पुस्तकं वाचतात त्यांच्या घरात मुलं पुस्तक वाचत त्यामुळे ही सुरुवात कुठेतरी आपल्याकडून चूक झालेली आहे की आपण पुस्तकं वाचत नाही म्हणून आपली मुलं पुस्तक वाच त्यांना दोष देण्यामध्ये काही अर्थ नसतो त्यामध्ये ता oh, nah आपणच करू शकतो आणि दुसरी गोष्ट मला वाटतं वाढदिवसाला आपण मुलांना कॅडबरी देतो किंवा काही हरकत नाही द्यायला पण त्यासोबत एक पुस्तक द्या छोटस पुस्तक आज आपण हॉटेलमध्ये गेलो तर दीड दोनशे रुपया चहा पण आपले जातात शंभर दीडशे रुपयात तुम्हाला छान पुस्तक मिळेल तुम्हाला आणि ह्या पुस्तकांच्या आता जनआवृत्त्या देखील आलेले आहेत की ज्या सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा दरामध्ये काही प्रकाशकांनी काढलेल्या आहेत तर खूप वाचा खूप मोठे व्हा हाच माझा आशीर्वाद आहे खूप छान असं वाटलं सर की आज आपण इतका छान दिवस साजरा केला आणि त्याच्यामुळे काय झालं की जितके आपले ऐकणारे श्रोता आहेत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी पुस्तक वाचण्याबद्दलची जी भावना आहे ती व्यक्त झाली असेल कारण म्हणतात नाही सोनाराने कारण टोचले की आ... पटकन त्या गोष्टी मनामध्ये जातात आणि एखाद्या लेखकाने सांगावं की पुस्तक काय आहे त्याची महत्चं महत्त्व काय आहे कारण वाचन हा एक संवाद आहे बरोबर पुस्तकाशी झालेला आपला संवाद अगदी बरोबर आणि हा संवाद होणे फार गरजेचा आहे जर छान शब्द वापरला तुम्ही संवाद हा अव्यक्त संवाद असतो हा दोघांमधला संवाद असतो हा आणि हा तुम्हाला खूप समृद्ध करून जाणारा असतो आणि वाचनाला असं काही नाहीये की कोणी वाचू शकत पुस्तकं आणि प्रत्येकाच्या वयोमाना वयोमानाप्रमाणे पुस्तकं आहेतच म्हणजे आहे लहान मुलांना जर कथा कादंबरी आवडत असतील गोष्टी आवडत असतील तर छान लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं सुद्धा आहेत आज आहे चांगली पुस्तक आणि आज कसे रिटायर झाल्यानंतर काय हा एक प्रश्न सर्व सिनियर सिटीजन बांधवाना पडत राहतो आणि त्यांनाही खर तर वेळ असतो तर त्यांनीही पुस्तक वाचावेत आणि हा उपक्रम वाचण्याचा उपक्रम सुरू करावा ज्येष्ठ नागरिकांसाठी मी एक सांगेन की भिशी करा। अच्छा पुस्तक विशीच्या निमित्तानं तुमचे बरेच जण पुस्तकं येतील एक्सचेंज करतील एकमेकांमध्ये आणि एक छान सर्वांमध्ये सुरू हो नक्कीच आणि आताच रिसेंटली एका ठिकाणी माझं जाणं झालं आणि पिंपळ सोदागरमध्ये हा जो आपला एरिया आहे या एरियामध्ये उन्नती फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे एन जी ओ आहे त्यांच्याकडे खास काही अशी व्यक्ती असतात की रिटायर जाणार आमच्याकडे खूप वेळ आहे आम्हाला वाचनाची आवड आहे घरामध्ये सवड नाही आहे तर असं कुठेतरी तुम्ही वाचनालय आमच्यासाठी सुरू करा आणि आम्ही नक्कीच ते वाचू तर त्यांनी त्या फाउंडेशननी एक फ्री मोफत विठाई वाचनालय सुरू केलं आता एक मला असं वाटत सहा सात महिने झाले आणि हजारो तिथे सिनियर ज्येष्ठ नागरिकात छान पुस्तक वाचतात वर्तमानपत्र वाचतात त्यांच्या मनाला वाटेल तितका विरंगोळा त्या ठिकाणी करतात आणि त्याच्यावरून मला असं वाटतं कि खरच पुस्तकांची गोडी किती महत्वाची आहे आणि या आधुनिकतेच्या काळात आपण दोष नाही देते कुठल्या गोष्टींना कि मोबाईलचं युग आहे तर लोकांनी पुस्तकं वाचावी आणि मु, मो मोबाईलला सोडवावे मोबाईलकडे पाहता पाहता थोडासा वेळ जसं की ठीक आहे आपण मोबाईलमध्येही वाचतो आणि पुस्तकातही वाचतो पण मोबाईलमध्ये बटणं बोटांची हालचाल करून करून mm -hmm. वर खाली करतो आपण पण त्यापेक्षा आपण एखाद्या पुस्तकामध्ये जर ती गोष्ट वाचतो mm -hmm. ते खरंच म्हणा त्या पुस्तकामध्ये त्यांच्या त्या लेखकाचे भाव असतात जे मोबाईल मध्ये नाहीत हे माझं वैयक्तिक मत आहे की सर खरज, की जे भाव ते मोबाईल मध्ये नाही तरी तुमची गोडी कायम ठेवा तुम्ही पुस्तक वाचा मोबाईल वर वाचा किंडर वर वाचा कुठेही वाचा पण वाचा वाचा म्हणजे वाचा हो नक्कीच त्याच्यातही तुम्ही भाव शोधू शकता आणि गप्पा ह्या अशाच राहतील आणि जागतिक पुस्तका दियौ, पुस्तक दिवसानिमित्त मला असं वाटतं श्रोते ना तुम्ही केलं पाहिजे असं म्हणत नाहीतरी पुस्तक आपण रोजच्या जीवनामध्ये वाचलं पाहिजे आणि वाचन केल्यामुळे किती शब्द वाढतात किती माहिती वाढते किती आपलं जीवनशैली वाढते हे नक्की समजेल तुम्हाला आणि जाता जाता सर मला असं वाटत कि आपण त्यांच्याबद्दलही आपण इतक्या छान गप्पा मारल्या तरी तुम्ही त्यांच्याबद्दल काहीतरी ऐकवा गदिमा जेव्हा सुरुवातीला मराठी चित्रपटामध्ये आले हो। त्यावेळेला त्यांनी गीतकार म्हणून आले ते अच्छा आणि त्यांनी त्यावेळेला एक त्रई होती त्रयी म्हणजे तिघांचं एकत्रित केलेलं काम ज्यामध्ये गदिमा सुधीर फडके आणि आशा पोचले त्यांना गदिमा असं म्हटलं गदिमा म्हटलं जायचं आणि गदिमांनी अतिशय सुंदर या तिघांनी गाणी दिली आणि त्याच वेळेला दुसरीकडे आणखी एक त्रे होती जी होती वसंत प्रभू पी सावळाराम आणि लता मंगेशकर अरे वा तर त्यांचे आता आपण गाणं ऐकत या तिघांच्या वेच्यातलं कोणतं सर आपण हेच आता तुम्ही जे लावत होता तुम्ही कि कौशल्याचा राम राम कौशल्याचा राम भाई कौशल्यचा रामचे विणतो शेले <laughs> कौशल्यचा राम अच्छा आणखीन काय होतांची गाणी वगैरे नाही त्यांची गाणी सांगायची तर खूप आहेत अगदी लहान मुलांसाठी देखील त्यांनी गदिमाननी खूप गाणी लिहिली आहेत म्हणजे अगदी मामाच्या गावाला जाऊ गाणं असेल आपल्याला एक विचारलं की गावाच पुस्तकाच बिला तर मग खरंच आता सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना हा तर मामाच्या गावाला जाताना तुम्ही हे गाणं ऐका तुम्ही आणि त्या आणखी त्यांचं ते गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी असं गाणं सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे गदिमान आणि खरच जस की आपण ऐकलं की मनामध्ये आपोआपच ते भाव येतातच सुट्ट्या लागल्या म्हणजे मामाच्या गावाला नक्कीच जायचं तर आता वेळ झाली आपली जायची वेळ म्हणतोय वे की खूप गप्पा मारल्याच आणि खूप या असा हा जो विषय आहे हा कधी ना संपणारा विषय आहे आणि तसं पाहिलं गे तर कोणताच विषय कधीच संपत नाही प्रवास असो प्रेम असो पुस्तक असो मन असो कोणताही विषय पण प्रवास संपव संपवण्यापेक्षा त्या प्रवासात आपणही सामील व्हावं आपण त्याचा आनंद घ्यावा जागतिक पुस्तकांना प्रत्येकाला जसं काल तुम्हाला सांगते सर काल पृथ्वी दिवस होता वसुंधरा दिवस होता तर जस कि एक आपल्याला काल कॉल आला होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की वाढदिवसाच्या दिवशी कमीत कमी बुके देण्यापेक्षा त्या प्रदूषण बुके देण्यापेक्षा खूप सु म्हणजे प्रत्येक गोष्टी कशी कनेक्टेड आहेत आज पुस्तक दिवस आहे तर वाढदिवसाला ठीक आहे एक रोपट नाही जमलं तर कमीत कमी एक पुस्तक द्यावं कोणत्याही गोष्टी उपलब्ध उपयोगाच्याच आहे एक रोपटा असो किंवा एक पुस्तक असो आणि हा संकल्प आपण घेऊन आजचा कार्यक्रम इथे संपवूया आणि जाता जाता सुट्ट्यांमध्ये खास सर्व छोट्या मुलांसाठी जे आज मामाच्या घरी अजून जायचे आहेत अजून गेले नाही आहेत तर मनामध्ये ती भावना आलीच असेल तर ती भावना नक्कीच आपण या गाण्याद्वारे पूर्ण करूया आणि खूप छान वाटलं आज गप्पा मारताना सरांसोबत धनंजय कुलकर्णी सर त्यांनी खूप वेळ काढून सोबत आले आणि इतके छान गोष्टी म्हणजे बऱ्याच गोष्टी सर आम्हाला माहितीही नव्हत्या त्या गोष्टी समजल्या ले। प्रत्येक लेखकांसोबतच त्यांचं जे एक वेगळा एक ओळख आहे प्रत्येक लेखकांबद्दल त्यांना इतकी सारी माहिती आहे म्हणतात ना की लेखकाला लेखकाबद्दलच जास्त माहिती आहे म्हणजे आवडीचा विषय आहे mm -hmm. आणि खूप छान गोष्टी झाल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही या ठिकाणी रेडिओ पुणेरी आवाज कडून वर्ल्ड बुक डे म्हणजे जागतिक पुस्तक दिनानिमित्त खूप खूप खूप शुभेच्छा आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ आनंदी रहा, आनंदलुटा जिल्हा वेसांगु